वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग चव्वेचाळीसावर असा विलाप करीत असलेल्या नारी श्रेष्ठ कौशल्यला धर्मनिष्ठ सुमित्रा धर्मयुक्त वचन बोलली म्हणाली आरे तुमचा पुत्र पुरुषोत्तम आहे सद्गुणाने युक्त आहे का उगाच विलाप करता दिनपणे अशा कारता कारण आरे तुमचा शक्तिशाली पुत्र राज्य टाकून गेला तो सत्यवादी महात्मा पित्याचे हित करण्यासाठीच गेला शिष्ठाने यथायोग्य आचरलेल्या आणि मरणोत्तर कायमचे फळ ज्याच्यामुळे प्राप्त होणार अशा धर्मावर अधिष्ठित असलेला राम श्रेष्ठ आहे त्याच्याकरता शोक करणे त्याच्या हो ठिकाणी सर्व प्राणीमात्रांविषयी दयाभाव आहे त्या महात्म्याचा हा लाभच हो आहे सुखात वाढलेली वैदही अरण्यमासात काय दुःख आहे त्याची जाणीव ठेवूनच तुमच्या धर्मात्म्या पुत्राच्या मागोमाग केली आपली कीर्तिरूपी पताका जो या लोक फडफडवीत आहे तो प्रभु तुमचा पुत्र धर्म आणि सत्यव्रत परायण आहे त्याला काय लाभणार नाही रामाची सुपष्ट आहे तो जाणून सूर्य आपल्या किरणांचा त्याला ताप देऊ शकणार नाही सर्व काळी अरण्यातून बाहेर पडणारा शुभ्र शुभ सुखवणारा वारा रामाची सेवा करेल तो निष्पापराम रात्री झोपला म्हणजे रणात मारले ते पाहून महावेदशाली म्हणून ब्रह्म्याने ज्याला दिव्य आश्रय दिली तो शूर पुरुष वीर स्वतःच्या बाहुबळावर विसंबून येत किंचितही भय न पावता अरण्यात घरात असल्याप्रमाणेच राहील ज्याच्या बाणांच्या टप्प्यात आलेले शत्रू नाशच पावतात त्याच्यामुळे विना विलंब राज्य प्राप्त करेल राम सूर्याचाही सूर्य अग्नीचाही अग्नी आणि प्रभूचाही प्रभू आहे स्त्री उत्कृष्ट स्त्री कीर्तीची कीर्ती आणि क्षमेची क्षमा होणार तो आहे देवतांचे दैवत आणि प्राणी मात्र श्रेष्ठ प्राणी असा तो वना किंवा नगर का, कि का है। है जो निघन चलने अयोध्य सगले लोग शोकाबेगा व्याक हो दुखाश्रू ढाई वलकले धारण करना न खसता जाना ज्यादा वीरा संगत करनी सीते सारखी लक्ष्मी है त्याला दुर्लभ असे काय वनवास संपून परत आलेला तो तुम्हाला दिसेल दे हे कल्याणी अनिंदिते उगवत्या चंद्राप्रमाणे तुमचा पुत्र येऊन तुमच्या पायावर डोके ठेवून वंदन करताना तुम्ही पुन्हा पाहाल पुन्हा अभिषेक होऊन महावैभवात प्रवेश करताना त्याला पाहून तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू स्तरवे लागतील देवी शोक किंवा दुःख करू नका रामाचे वाईट होण्याजोगे दिसत नाही सीता लक्ष्मणा सांत्वन तुम्ही करायचे तर आपले हृदय असे व्याकुळ का करता देवी जिचा राम हा पुत्र आहे त्या तुम्ही शोक करणे योग्य नाही सन्मार्गावर राहुल रामाहून श्रेष्ठ असा कोणी नाही आपल्या प्रिय येऊन तुम्हाला वंदन करणाऱ्या पुत्राला पाहून वर्षा ऋतूच्या मेघ पंक्तीतून पडावे तसे तुमच्या डोळ्यातून येऊन तुमचे पाय आपल्या मौ मात पायानं स्पर्श करून नमस्कार करणाऱ्या आणि सूर्यजनांसह असलेल्या शूर पुत्रावर मेघाने पर्वतावर जय पडावे तसे तुम्ही आनंदाश्रूचे जल शिंपडाल भाषण करण्यात निपुण दोष न करता येण्यासारख्या देवी सुमित्रेने अशा नाना प्रकारे बोलून रामाच्या मातेला शांत केले आणि ती सुंदरी थांबली लक्ष्मणाच्या माते तेथे बोलणे ऐकून राममाता माता राणे कौसल्याचा शोक शरद ऋतूतील थोड्या पाण्याच्या मेघाप्रमाणे तत्काळ नष्ट झाला अयोध्याकांडाचा चवेचाळीसावा सर्ग समाप्त